लोभ्याचे चित्ती धन तैसे राखावे अनुसंधान मंगलात मंगल शुद्धात शुद्ध जाण एक परमात्म्याचे अनुसंधान हे बीज लावले ज्यांनी धन्य धन्य झाले जुक प्रयत्न तोच जाण ज्या प्रयत्नात न चुकते अनुसंधान सत्य करावे भगवंताचे अनुसंधान जेणे दूर होईल मी मी माझे म्हणून सर्व काही करीत जावे भगवंतापासून चित्त दूर न करावे मारुतीरायाचे घ्यावे दर्शन त्याच्याच कृपेने राखावे अनुसंधान लोभ्याचे चित्ती धन तैसे राखावे अनुसंधान दूर गेला प्राणी परत येण्याची वेळ ठेवी मनी तैसे राहणे आहे जगात मी परमात्म्याचा होण्याचा ठेवावा हेत म्हणून न सोडावे अनुसंधान कशापेक्षाही जास्ती करावे जतन कोणाचे न दुखवावे अंत करण व्यवहार करीत असावा जतन व्यवहारातील मान अपमान हे टाकावे गिळून अखंड राखावे रामाचे अनुसंधान जेणे सदाचरणाकडे लागेल वळन माझे नाते गोते राम हा भाव ठेवून जावे रामास शरण हे ऐका माझे वचन मनाने व्हावे रामार्पण अनन्य व्हावे भगवंती जो कृपेची साक्षात मूर्ती आपले करते पण टाकावे म्हणजे शरण जाता येते ज्याने धरले भगवंताचे पाय तोच त्याला झाला उपाय मी आता झालो रामाचा त्याला अर्पावी सर्व चिंता मी ज्याचा झालो त्याला माझी काळजी हा ठेवावा भाव चित्ती माझे हित तो जाणे हे जाणून स्वस्थचे राहणे विषय वासना सुटण्यास उपाय जाण आपण जावे रामास शरण जे जे करणे आपले हाती ते करून न झाली शांती आता शरण जावे रघुपती जावे रघुनाथास शरण तोच दुःख करील निवारण एक राम माझा धनी त्याहून दुजे आपले न आणि मनी अभिमान रहित जावे रामाला शरण त्यानेच राम होईल आपला जाण आता जगात माझे नाही कोणी एका प्रभु रामा वाचुनी निर्धार ठेवा मनी शरण जावे राघव चरणी जे जे केले आजवर आपण ते, ते रामास करावे अर्पण जे जे होते ते राम करी ते स्वभावे होय हितकारी म्हणून जी स्थिती रामाने दिली ती मानावी आपण भली गंगेच्या प्रवाहात पडले गंगा नेईल तिकडे गेले गंगा जाते योग्य ठिकाणी याचे जाणे सहजासहजी तैसे असावे भगवंताचे स्मरणात राम ठेविल त्यात मानावे हित सर्व जाने जाणले मिथ्या हे जाणून शरण जावे रघुनाथा कारण परमात्म्याला जाणे शरण याहून दुजा मार्ग न उरला जाण धन्यतो व्यावहारिक जाण जेणे केले रामास स्वतःला अर्पण रामा परते सत्य नाही श्रुती स्मृती सांगतात हेच पाहि रामस्यविण न हले पान हे सर्व जाणती थोर लहान